वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग एकावन्ना शिरसिद्ध विश्वामित्रांचे ते बोड़े ऐकून तेजस्वी आणि महातपस्वी शतानंदाला अत्यंत हर्ष झाला तपामुळे कांतिमान असलेला तो गौतमांचा वडील मुलगा रामाच्या अचानक दर्शनाने चकितच झाला राजकुमार स्वस्थपने आसना और बसले थे असे पहुन, तो मुनिश्रेष्ठ विश्वामित्रा मे मुनिमरियजी दीर्घकाल तप करीत यशस्वीनी माता राजपुत्र दाखिल का देहधारी अशा सर्वे पूजेला पात्र आना माजा यशस्वीनी मात ने वनपुष्प फला पूजा के लिए का हे महातेजस्वी मुने इंद्रदेवाने माझ्या मातेशी जे दुर्वर्तन केले ते फार दू पूर्वीच्या काळचे सर्व वृत्त आपण रामाला सांगितलेत काय कौशिक मुनीश्रेष्ठा तुमचे भले हो रामाचे दर्शन झाल्यानंतर माझ्या मातेचे माझ्या पित्याशी मिलन झाले का माझ्या पित्याने रामाचा सत्कार केला का त्या महात्म्याचा सत्कार घेऊनच महा राम येथे आला ना सत्कार झालेल्या रामाने येथे येण्यापूर्वी शांत मनाने माझ्या पित्याला अभिवादन केले होते ना त्याचे ते बोलणे ऐकून वागचतुर महामुनी विश्वामित्र भाषा कोविद शतानंदाला म्हणाले हे मुनीश्रेष्ठा जे करणे अवश्य ते मी टाळले नाही ते मी केले आणि भार्गव जमदग्नीशी जसे रेणुकाचे मिलन व्हावे तसे गौतम मुनीशी त्यांच्या पत्नीचे मिलन झाले धीमान विश्वामित्रांचे ते, ते, विश्वा ते बोलणे ऐकून महा शतानंद रामाला म्हणाला हे नरश्रेष्ठा तुझे स्वागत असो राघवा अपराजित महर्षी विश्वामित्रांच्या मागो मागतो येथे आलास याचा मला किती आनंद होतो म्हणून सांगू हे महा तेजस्वी विश्वामित्र तपाच्या बाबतीत कल्पना करता येणार नाही असे अद्वितीय तेजाचे ब्रम्हर्षी आहेत मी तर त्यांना श्रेष्ठ स्थानाला पोहोचवलेलं मानतो रामा तुझ्याहून अधिक धन्य या जगात दुसरा कोणीही नाही कारण ज्याने महान तप ते कौशिक तुझे रक्षण करते या महात्म्या कौशिकांचे काय सामर्थ्य आणि काय ब्रह्मर्षी आहे ते मी सांगतो त्या एक हे धर्मात्मे दीर्घकाळपर्यंत राजा होते आणि शत्रुनात्याने दडपून टाकले होते ते धर्मज्ञ विद्यावंत आणि आपल्या प्रजेचे हित करण्यामध्ये रत होते कुशनामाचा राजा प्रभापतीचा प्रजापतीचा मुलगा होता त्या कुशाचा कुशनाभ नावाचा बलवान आणि अत्यंत धार्मिक मुलगा होता त्या कुशनाभाचा गाधी नावाने प्रख्यात मुद्र, मुद्र प्रख्यात पुत्र होता त्या गादीचे पुत्र हे महा तेजस्वी महामुनी विश्वामित्र महा तेजस्वी विश्वामित्र कित्येक सहस्र वर्षे राज्य करीत पृथ्वीचे पालन करीत होते पण एकदा ह्या तेजस्वी राजा आपली चतुरंग सेना सिद्ध करून त्या अक्षयणी सेनेसह पृथ्वीभर फिरायला निघाला नगरे राष्ट्रे नद्या मोठमोठे पर्वत आश्रम असे करीत करीत राजा फिरत फिरत चालला असता त्या बलशाली नेत्यामध्ये श्रेष्ठ अशा विश्वामित्रांना वसिष्ठांचा आश्रम दिसला या आश्रम आश्रमस्थानात विविध प्रकारच्या पुष्पलता आणि वृक्ष होते नाना प्रकारचे हरणांचे कळप होते या आश्रमात नित्य सिद्ध चारण येत असत देव दानव गंधर्व किन्नर यांनी ते शोभत असे भयरहित हरणाने गजबजलेला आणि पक्ष्यांच्या थव्याने आश्रय केलेला तो आश्रम ब्रह्मर्षी मंडळीने भरलेला होता तसेच देवर्षीही तेथे नांदत होते तपाचरणाने सिद्धी मिळवलेल्या अग्निप्रमाणे तेजस्वी अशा महात्म्याने ब्रह्मदेवांच्या तोडीच्या महात्म्यांनी तसे पाणी पिऊन वायू भक्षण करून गळलेली पाणी खाऊन फळमळ खाऊन तप करणाऱ्या इंद्रिय दमन करून दोष जिंकलेल्या आणि जितेंद्रियाच्या ऋषीने जप होमात नित्यरत राहणारे बालखिल्य आणि वैखानस याने तो आश्रम सतत भरलेला असे हा वशिष्ठांचा आश्रम म्हणजे जणू दुसरा ब्रह्मलोकच होता बालकांडाचा एकावन्नावासर्ग समाप्तो